श्रीमद भागवत महापुराण स्कंद सातवा अध्याय तेरावा धर्माचे निरूपण आणि अवधूत प्रल्हाद संवाद नारद म्हणतात वानप्रस्थाश्रम स्वीकारलेल्या पुरुषांमध्ये जर ब्रह्मविचार करण्याचे सामर्थ्य असेल तर शरीराव्यतिरिक्त इतर सर्व काही सोडून त्याने संन्यास घ्यावा तसेच कोणतीही अपेक्षा न ठेवता एका गावात एक रात्र राहण्याचा नियम करून पृथ्वीवर संचार करावा जर वस्त्र नेसायचे असेल तर गुप्तांग अंग झाकण्यासाठी फक्त लंगोटी नेसावी आणि काही आपत्ती नसेल तर दंड आणि आश्रमाचे चिन्ह असणाऱ्या वस्तूंखेरीज त्याग केलेली कोणतीही वस्तू पुन्हा ग्रहण करू नये संन्यासाने सर्व हित चिंतावे शांत राहावे भगवत्परायण राहावे आणि कोणाचाही आश्रय न घेता स्वतःच रमावे आणि एकट्यानेच संचार करावा हे संपूर्ण विश्व कार्य आणि कारणापासून वेगळ्या असलेल्या परमात्म्यामध्ये अंतर्भूत आहे असे जाणावे आणि कार्यकारण स्वरूप या जगामध्ये ब्रह्मस्वरूप असलेल्या आपल्या आत्म्याला परिपूर्ण रूपात पाहावे आत्म्याकडेच लक्ष असणाऱ्या संन्यासाने सुषुप्ती आणि जागृती या दोन्हींच्या संधी आपल्या स्वरूपाचा अनुभव घ्यावा आणि बंधन व मोक्ष या दोन्ही केवळ माया आहेत सत्य स्वरूपात काही नाही असे समजावे शरीराच्या अवश्य होणाऱ्या मृत्यूचे किंवा अनिश्चित जीवनाचेही अभिनंदन करू नये सर्व प्राण्यांची उत्पत्ती आणि नाशाला कारणीभूत असणाऱ्या काळाची फक्त वाट पाहत राहावी अनात्मवस्तूचे प्रतिपादन करणाऱ्या शास्त्रांची आवड नसावी आप जीवननिर्वाहा काम करू नये केवल वाद विवाद करना ही तर्क करू नये कि बाजू घे शिष्य समुदाय जोड़ू नये पुष्क ग्रंथां अभ्यास करू नये व्याख्यान देती ही कामें सुरू करू नये शांत समदर्शी महत्मा संन्याशाला धर्म मन को ही आश्रमां बंधन नहीं आप आश्रमा चिन्ह धारण करावी किंवा करू नये त्याच्याजवळ आश्रमाचे काही चिन्ह नसो परंतु त्याने आत्मानुसंधानात मग्न असावे त्याने अत्यंत विचारशील असावे परंतु लोकात वेळा किंवा बालक असल्याप्रमाणे स्वतला दाखवावे स्वत प्रतिभाशाली असूनही माणसांना असे वाटले पाहिजे की हा मुका आहे याविषयी एक प्राचीन इतिहास सांगतात अजगराप्रमाणे राहणारा मुनी आणि प्रल्हाद यांच्यामधील तो संवाद आहे भगवंतांचा प्रिय भक्त प्रल्हाद एकदा काही मंत्र्यांसह लोकांचे मत जाणण्याच्या इच्छेने लोकामध्ये फिरत होता त्याने पाहिले की सह्य पर्वताच्या शिखरावर कावेरी नदीच्या तटाकी जमिनीवरच एक मुनी पडून राहिले आहेत त्यांचे अंग धुळीने माखले असल्यामुळे त्यांचे निर्मळ तेज झाकले गेले आहे त्यांचे कर्म रूप वाणी आणि वर्ण आश्रम या यावरून ते कोणी सिद्ध पुरुष आहेत किंवा नाहीत हे लोकांना समजू शकत नव्हते भगवंतांचा भक्त प्रल्हादाने आपले मस्तक त्यांच्या चरणावर ठेवून नमस्कार केला आणि विधिपूर्वक त्यांची पूजा करून सत्य जाणून घेण्याच्या इच्छेने त्यांना हा प्रश्न केला ब्रह्मन उद्योगी आणि भोगी पुरुषांच्या प्रमाणे आपले शरीर धष्टपुष्ट आहे जगाचा हा नियम आहे की उद्योग करणाऱ्यालाच धन मिळते धनवालालाच भोग प्राप्त होतात <coughs> आणि भोगी लोकांचेच भोग शरीर धष्टपुष्ट असते या खेरीत पुष्टीचे दुसरे कोणतेही कारण असू शकत नाही आपण तर काही उद्योग करीत नाही असेच पडून रहता, म्हणून आपल्याजवळ धन नाही मग आपल्याला भोग कोठून मिळणार भोगाखेरीत आपले हे शरीर धष्टपुष्ट कसे हे विप्रबर हे आम्ही ऐकण्यासारखे असेल तर सांगावे आपण विद्वान समर्थ आणि चतुर आहात आपले बोलणे अत्यंत अद्भुत आणि प्रिय आहे असे असताही आपण सर्व जग कर्म करीत असलेले पाहून सुद्धा समभावाने पडून आहात याचे काय कारण नारद म्हणतात जेव्हा प्रल्हादाने महामुनींना असा प्रश्न केला तेव्हा त्याच्या अमृतमय वाणीला भुलून हास्य करीत ते म्हणाले महामुनी म्हणाले दैत्यराज सर्वश्रेष्ठ पुरुष तुझा सन्मान करतात मनुष्यांना कर्मांची प्रवृत्ती आणि निवृत्ती यापासून काय फळवळ फिरते काय फळ मिळते ही गोष्ट तू ज्ञानदृष्टीने जाणत आहेसच तू करीत असलेल्या अनन्य भक्तीमुळे भगवान नारायण सदैव तुझ्या हृदयात विराजमान असतात आणि सूर्य जसा अंधार नष्ट करतो त्याप्रमाणे ते तुझे अज्ञान नष्ट करतात तरी सुद्धा राजा मी जसे जानले है क्या नुसार, मी तुझा प्रश्ं उत्तरे दी कारण आत्मशुद्धि की इच्छा ने तुझा सन्मान अवश्य केला इच्छेनुसार भोग प्राप्त हो तृष्णा कभी पूर्ण होत नहीं तिच जन्म मृत्यु फेर फिरा लगते तिने मजाक अनेक कर्में करवन असंख्य जीवनी माला जन्माला घले कर्मां अनेक योनी भटकत भटकत दैवशात मला ही मनुष्ययोनी ही स्वर्ग मोक्ष तिरनी तसेच या मानवदेहा प्राप्ति से द्वार है संसारातील स्त्री पुरुष सुखाची प्राप्ती प्राप्ति और दुखा निवृत्ति वाई या कर्मे परंतु तै उलटे फल मिलते कर्माप निवृत्त जालो है सुखच आत्म्याचे स्वरूप आहे सर्व कर्मापासून निवृत्ती हेच त्याचे शरीर आहे तसेच सर्व भोग ही मनोराज्य आहेत असे समजून मी आपले प्रारब्ध भोगीत पडून राहतो मनुष्य आपले खरे सुख जे आपले स्वरूप त्याला विसरून या खोट्या द्वैताला खरे मानून अत्यंत भयंकर आणि विचित्र अशा जन्ममृत्यूच्या चक्रात भटकत राहतो अज्ञानी मनुष्य ज्याप्रमाणे पाण्यापासून उत्पन्न झालेल्या गवताने आणि शेवाळाने ते झाकले असता त्याला पाणी न समजता पाण्यासाठी मृगजळाकडे धाव घेतो त्याप्रमाणे आपल्या आत्म्याखेरीज वेगळ्या वस्तूत सुख आहे असे समजणारा मनुष्य आत्म्याला सोडून विषयाकडे धावत सुटतो प्रारब्धाच्या अधीन असल्यामुळे अधीन असलेल्या शरीराधिकांनी तो आपल्यासाठी सुख मिळवू पाहतो आणि दुःख नाहीसे करू इच्छितो तो आपल्या, आपल्या प्रयत्नात सफळ न होता त्याने वारंवार केलेली सर्व कर्मे वाया जातात नेहमी शारीरिक वगैरे दुःखाने बेजार झालेल्या मनुष्याने अतिशय कष्टाने काही धन आणि भोग प्राप्त करून घेतले तरी त्याला ते मरण हे येणारच असल्याने त्याचा काय उपयोग लोभी आणि इंद्रियांच्या अधीन असणारे धनिक यांना होणारे दुःख तर मी पाहतच आहे भीतीने त्यांना झोप येत नाही आणि सर्वांवर त्यांचा संशय असतो जे लोक आपले जीवन आणि धन यांचे लोभी आहेत ते राजा चोर शत्रू स्वजन पशुपक्षी याचक काळ इतकेच काय स्वतःला सुद्धा भीत असतात म्हणून ज्याच्यामुळे शोक मोह भय क्रोध राग परिश्रम इत्यादी विकार उत्पन्न होतात त्या धन आणि जीवनाच्या इच्छांना शहाण्याने त्याग करावा अजगर आणि मधमाशी हे जगात माझे सर्वात मोठे गुरु आहेत त्यांच्या शिकवणी शिकवणुकीवरून आम्हाला वैराग्य आणि संतोष यांची प्राप्ती आहे मधमाशी ज्याप्रमाणे मध गोळा करते तसे लोग कष्टाने ने धनसंचय कर परंतु दुसरा धनाका मार्ते धन हिस्सवन घतो यषय भोगांपास अलिप्त रहे हे मी शिकलो मी अजगराप्रमा निश्चेष पड़न रहो दैवाने जे का हील सतुष्ट आतो म नहीं तरी धैर्य धारण करून अाच पड़न रहो क थोड़े अन्न खातो तर कधी पुष्कळ कधी स्वादिष्ट तर कधी बेचव आणि कधी अनेक गुणांनी युक्त तर कधी अजिबात गुण नसलेले कधी मोठ्या प्रेमाने दिलेले अन्न खातो तर कधी अपमानपूर्वक दिलेले आणि कधीतरी तर, तर आपोआप मिळाल्यावर कधी दिवसा कधी रात्री तर कधी एकदा भोजन झाल्यावर सुद्धा भोजन करतो मी आपल्या प्रारब्धानुसार मिळणाऱ्या भोगांवरच संतुष्ट असतो म्हणून मला रेशमी सुती हरिणाचे कातडे किंवा फाटके वस्त्र झाडाची साल किंवा आणखी काहीही जे वस्त्र मिळेल ते मी अंगावर घालतो मी कधी जमिनीवर गवतावर पानावर दगडावर किंवा राखेच्या ढिगावरही पडून राहतो तर कधी दुसऱ्यांच्या इच्छेनुसार महालातील पलंगावरील गादीवरही झोपतो दैत्यराज कधी स्नान करून शरीराला चंदन लावून सुंदर वस्त्रे फुलांचे हार अलंकार घालून रथ हत्ती आणि घोड्यावर बसून हिणतो तर कधी पिशाच्यासारखा अगदी नग्नपणे हिंणतो माणसाचे स्वभाव वेगवेगळे वेग असतातच म्हणून मी कोणाची निंदा करीत नाही की कोणाची स्तुती करीत नाही मी फक्त त्यांचे कल्याण आणि परमात्म्याशी ऐक्य इच्छितो सत्याचे अनुसंधान ठेवणाऱ्या मनुष्याने त्याला जे अनेक प्रकारचे पदार्थ आणि त्यांचे भेदाभेद दिसतात त्यांचे चित्तवृत्तीमध्ये हवन करावे या पदार्थासंबंधी वेगवेगळे भ्रम उत्पन्न करणाऱ्या चित्तवृत्तीला मनामध्ये मनाला सात्विक अहंकारात आणि सात्विक अहंकाराला महत्त्वाद्वारे मायेत हवन करावे अशा प्रकारे हे सर्व भेदाभेद आणि यांचे कारण माया हेच आहे असा बुद्धीचा निश्चय करून नंतर त्या मायेला आत्मानुभूतीमध्ये हवन करावे अशा प्रकारे आत्मसाक्षात्काराच्या द्वारे आत्मस्वरूपात स्थित होऊन निष्क्रिय आणि विरक्त व्हावे माझी ही आत्मकथा अत्यंत गुप्त आणि व्यवहार व शास्त्रे यांच्या पलीकडची वस्तू आहे तू भगवंतांचा परमभक्त आहेस म्हणून मी तुला हे रहस्य सांगितले नारद म्हणतात मुनींकडून परमहंसांच्या या धर्माचे श्रवण करून प्रल्हादाने त्यांची पूजा केली आणि त्यांचा निरोप घेऊन मोठ्या प्रसन्नतेने त्याने आपल्या राजधानीकडे प्रयाण केले श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्याम संहिता सप्तमस्कंधे युधिष्ठिरनारद संवादे यतिधर्मे त्रोदशोध्याय श्रीकृष्णापणमस्त हरये नम